महा सार्थ श्री, श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा स, श्लोकार्थ पहिला संजय म्हणाला याप्रमाणे करुणाने व्याप्त झालेल्या डोळे पाण्याने भरून आलेल्या व खिन्न झालेल्या अर्जुनाला मधुसूदन असे बोलते झाले मग संजय धृतराष्ट्र राजास म्हणाला महाराज ऐका अर्जुन त्या ठिकाणी शोकाने व्याकुळ होऊन हृदन करू टाकला ते आपले गगोत पाहून त्याच्या मनात विलक्षण मोह उत्पन्न झाला आणि त्या योगाने त्याचे चित्त द्रवले कसे म्हणाल तर पाण्याने ज्याप्रमाणे मीठ विरगळते अथवा वाऱ्याने ज्याप्रमाणे ढग नाही ठेवतात त्याप्रमाणे तो मोठा धैर्यवान होता तरी त्याच्या हृदयास द्रव जसा राजवंश पक्षी चिखलात रुजल्यावर म्लान दिसतो तसा तो, तो ममतेने व्याकुळ होऊन अगदी म्लान दिसू लागला याप्रमाणे तो पांडू अर्जुन महामोहाने ग्रस्त झालेला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणाले श्लोकार्थ दुसरा श्री भगवान म्हणाले अर्जुना थोर लोकांना मान्य न होणारा स्वर्गप्राप्तीचे आड येणारा व इहलोकी कीर्तीचा नाश करणारा असा हा मोह तुला या प्रसंगे कोठून उत्पन्न झाला अर्जुना अरे असे पहा या ठिकाणी तुला हे शोभते काय तू कोण आहेस व हे काय करीत आहेस याचा विचार कर तुला काय झाले सांग बरे कोणते कमी पडले काय करण्याचे राहिले आणि दुःख कशाकरता झाले तू अनुचित गोष्टीकडे कधी लक्ष देत नाहीस व कधी धीर सोडत नाहीस तुझ्या केवळ नामस्मरणाने अपयश दिगंती पळून जाते तू शौर्यचे केवळ आगर व क्षत्रियांचा मुकुट होणी आहेस व तुझ्या शौर्याचा डंका त्रैलक्यात गाजत आहे तू युद्धात शंकराला जिंकलेस निवात कवचा समूह उच्छेद केलास आणि हे आपले यश गंधर्वास गाण्यास विषय करून ठेवलेस अर्जुना ज्या तुझा पराक्रम एवढा मोठा आहे की त्याच्या तुलनेला हे त्रिभुवन देखील कमी आहे तो सुवास वीरवृत्ती सोडून खाली तोंड घालून रडत बसलायस अर्जुना तू करुणेने इतका दीन झाला आहेस याचा विचार कर अरे अंधकाराने सूर्याला कधी गिळून टाकले आहे का सांग बरे किंवा वाऱ्यास मेघाचे भय कधी वाटले आहे अथवा अमृतास कधी मरण आहे किंवा लाकडाने कधी अग्नी गिळला आहे का अथवा मिठाने कभी पानी विरले का, है काले किलकूट विष ये दुसर विषया बाधे ने मेले आ है अथवा मोट्या भुजंगा कभी बेड़ने गिरले का बर कधी कोल्ह ने सिंहा बोबर झोंबी के लिए अशा विलक्षण गोष्टी कभी कभी तरी घे आज खर कर दाखोलेस मनु अर्जुना अजु य गोष्टीक लक्ष न देता मनास लवकर धीर देवन सावध हो हा मूर्खपण सोड़न उठ व धनुष्यबाण हाती घे कारण या रणभूमीवर तुझा या करुणेचा काय उपयोग अर्जुना तू ज्ञाता असून यावेळी विचार कसा करीत नाहीस अरे युद्धाचे प्रसंगी दया असणे योग्य आहे का सांग बरे श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना हे तुझे वर्तन असलेल्या कीर्तीचा नाश करणारे व परलोकगतीस मुकवणारे आहे श्लोकार तिसरा पार्था हा नामर्दपणा धरू हा तुला शोभत नाही हे शत्रु स्थाप देणार अर्जुना शुद्धा करता अर्जुना तू शोक करू नकोस धीर धरून हा खेत टाकून जे काही संपादन केलेस सा म्हणजे या योगाने नाश होईल म्हणून आता जी हिताची गोष्ट असेल ती या करी संग्राम करण्याच्या वेळी कृपाळूपणा उपयोगी नाही हे कौरव या तो वेळेस तुझे नातलग झालेत की काय ही गोष्ट तुला पूर्वी माहीत नव्हती का किंवा हे नातेवे काय हे तू ओळखीत नव्हतास का मग हा आता पालहार का लावलायस आता हा युद्ध प्रसंग तुला जन्मात नवीन आहे का तुम्हाला परस्परांना युद्धाला नेहमीचे निमित्त आहे मग आताच काय झाले आत्ताचा स्नेह कुठून उद्भवला मला तर बाबा हे काहीच समजत नाही पण अर्जुना ही गोष्ट तू फार वाईट केलीस जर तू हा मोह धारण केलास तर आजपर्यंत मिळवलेल्या लौकिक जाऊन इहपर लोकासही अंतरशील अंत्य करणात शिथिलता असणे हे काही चांगले नाही क्षत्रिया ही शिथिलता म्हणजे नरकाचे साधन आहे याप्रमाणे त्या दयाळू अंत भगवंताने पुष्कळ प्रकारे केलेला बोध ऐकून अर्जुन बोला श्लोकार चौथा अर्जुन म्हणाला हे मधुसुदाना मी ह्या युद्धात भीष्म व द्रोणाचार्य यांच्यावर बाण कसे सोडू कारण हे शत्रूमधना ते पूजा करण्यास योग्य आहेत देवा ऐका इतके बोलायचे काही कारण नाही ह्या युद्धाविषयी आधी आपणच विचार करा हे युद्ध नसून आमचे हातून मोठी अमर्यादा होत आहे हे करण्याला आम्ही प्रवृत्त झालो तर हा दोष आहे इतकेच नव्हे तर आम्ही आराध्य देवतांचा उघडउघड उच्छेद करीत आहोत असे पहा कि माता पितरांची सेवा करून कर सर्व प्रकारे संतुष्ट मगुन अपन अपने तरह वध करावा वध कसा करावा देवाधु स नमस्कार करावा घर पूजा करावे पे सोड़न आपका निंदा करप्रमा ये तो आमसे कुलगुरु आम सर्वदा पूज्यत भीष्मण ये मी फार ऋणी है देवा ज्यांच्याविषी आम्ही स्वप्नात देखील वैर धरू शकत नाही त्यांचा प्रत्यक्ष घात कसा करावा हा आज या सर्वांचा अकला अकलाना अकलाना झाले तरी काय ज्या शस्त्रविद्येचा अभ्यास आम्ही यांच्यापाशी केला तिचा उपयोग यांना मारण्याकडे करून त्याविषयी प्रतिष्ठा मिळवायची असे जर होईल तर जळ हे जिणे मी अर्जुन द्रोणाचार्यांचा शिष्य त्यांनीच मला त्यांना मारून त्यांच्या या उपकाराची फेड करू होय अर्जुन म्हणतो ज्यांच्या कृपेने आम्ही करून घ्यावी त्यांच्याशीच कृतज्ञपणा करायला मी का भस्मासूर आहे श्लोकार पाचवा अशा उदारांत करणाच्या भीष्म द्रोणादी गुरुस न मारता ह्या लोकी भिक्षामागूनही निर्वाह करणे हे मला कल्याणकारक वाटते कारण गुरुजन जरी अर्थलुब्ध असले तरी त्यांना मारून त्यांच्या रक्ताने भरलेले भोग इह आम्हाला भोगावे लागणार देवा समुद्र गंभीर आहे असं ऐकतो ते बर करणे परंतु द्रोणाचार्यांविषयी म्हटले तर त्यांना राग म्हणजे काय हे माहीत सुद्धा नाही आकाशाचा अंत नाही पण त्याचेही माप करता येईल परंतु द्रोणाचार्यांचे अंतकरण इतके खोर आहे की त्याचे माप करता येणार नाही कदाचित अमृतही आंबेल किंवा वज्रही फुटेल पण द्रोणाचार्यास प्रयत्नानेही राग यावचा नाही आईशिवाय इतरांची माया व्यर्थ होय अशी जी म्हण आहे ती खरी आहे परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी माया मूर्तिवंत वास करते अर्जुन म्हणतो हे आचार्य म्हणजे दयेचा उगम सर्व गुणांची खांड व विद्येचे केवळ महानिधी अशा प्रकारे हे सर्व असून आम्हाविषयी तर पूर्ण कृपांवंत आहेत तेव्हा यांचा घात करण्याचे मनात आणणे तरी योग्य होईल का अशाना रणात मारून मग आपण सुखाने राज्य भोगावे ही गोष्ट अंतकरणापासून माझ्या मनात येत नाही इतके हे कृत्य कठीण आहे यांच्यापेक्षा राज्यभोग श्रेष्ठ असतील तर असोच बिचारे पण त्यापेक्षा भिक्षा मागणेच बरे नाहीपेक्षा देशात करावा अथवा गिरीकंदरात जाऊन राहावे परंतु याचवर आता शस्त्र म्हणून धरू नये देवा नवीन पाजळलेल्या बाळाने यांच्या मर्मस्थाने प्रहार करून त्यांच्या रक्तात बुडून गेलेले जे भोग शोधून काढायचे ते प्राप्त करून घेऊन करायचे काय आणि रक्ताने भरलेले ते भोग कसे उपभोगायचे म्हणून हे करणे माझ्या मनात येत नाही अशा प्रकारे बोलून त्यावेळेस अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला देवा ऐकले का परंतु ते बोलणे कृष्णास पसंत पडले नाही असे पाहून अर्जुन आपल्या मना मनात घेऊन पुन्हा म्हणाला देवा माझ्या बोलण्याकडे आपण लक्ष का देत नाही लोकार्थववा सा आता सांगितलेले युद्ध किंवा भिक्षाटन यापैकी कोणते आमास अधिक श्रेयस्कर आहे हे व यांना आम्ही जिंकू किंवा हे आम्हाला जिंकतील हेही मला कळत नाही ज्या कौरवांना मारून आम्ही जगण्याची देखील इच्छा करीत नाही ते तर माझ्यासमोर युद्धास तयार होऊन उभे राहिले बाकी माझ्या मनात जे होते ते मी इथे स्पष्ट करून बोललो परंतु यापेक्षा चांगले कोणते ते तुम्हालाच नाही हे पहा ज्यांच्याशी आमचे वैर आहे ही अक्षरे ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे तेच रणभूमीवर संग्राम करण्याकरता उभे आहेत तर यांना मारावे किंवा सोडून निघून जावे या दोहोमध्ये चांगली गोष्ट कोणती हे आम्हाला समजत नाही श्लोकार्थ सातवा अज्ञाननिमित्त दोषामुळे माझे अंतकरण दूषित झाले व माझे कर्तव्य काय आहे हे मला समजत नाही म्हणून तुम्हाला मी विचारतो तर यात निश्चय करून कल्याणकारक जे असेल ते मला सांगा मी तुमचा शिष्य आहे व तुम्हाला शरण आलो आहे यासह मला उपदेश करा आम्हा कोणती गोष्ट करणे योग्य आहे हे सुचत नाही कारण या मोहाने माझे चित्त व्याकुळ झाले ज्याप्रमाणे अंधाराने डोळ्याचे ते तेज ते नाहीसे झाले म्हणजे जवळ असलेलाही पदार्थ दिसत नाही ज्या त्याप्रमाणे देवा माझी स्थिती झाली आहे माझे मन भ्रांतीने ग्रासून गेले आहे आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही तर श्रीकृष्णा आपण विचार करून खरे असेल ते आम्हाला सांगा कारण आमचे सर्व प्रकारे सहाय्य करणारे आपणच आहात आमचे गुरु बंधू आप बाप कुलदैवत आणि नेहमी संकट समयी रक्षण करणारे आपणच आहात ज्याप्रमाणे गुरु शिष्याचा अभेर करीत नाही किंवा समुद्र नद्यांचा अहेर कसा करेल अथवा देवा आपणच विचार करा की आई मुला सोडून गेली तर ते कसे वाचेल त्याचप्रमाणे सर्वतोपरी आम्हास आपणच आहात व इतका वेळपर्यंत जे मी आपल्याला बोललो ते जर तुम्हास पटत नसेल तर पुरुषोत्तमा जी गोष्ट आम्हास उचित असून धर्माविरुद्ध नसेल ती लवकर सांगा श्लोकार्थ आठवा इहनुकी व राज्य देवाचे अधिपत्य इंद्रपद तरीही जो शोक उत्पन्न तो आपदेशावाचन दुसरा को उपाया नहीं सवन नहीं पृथ्वी से राज्य मिला इंद्रपद प्राप्त तरी देखील माझ्या अंतःकरणात उत्पन्न झालेला हा माया दयारूप मोह दूर होणार नाही ज्याप्रमाणे भाजलेने बी कितीही उत्तम जमिनीत पेरले व त्यास मनमुरद पाणी घातले तरीही उगवत नाही किंवा जेथे आयुष्य संपले आहे तेथे एका परमामृताशिवाय इतर औषधांचा काही उपयोग होत नाही त्याप्रमाणे या माझ्या मोहित बुद्धीला सर्व राज्यभोग व संपत्ती यांचा बिलकुल उपयोग होणार नाही तर हे कृपा निधी तुझा जिव्हाळाच उपयोगी पडेल याप्रमाणे क्षणभर झाल्यामुळे अर्जुन त्या ठिकाणी लहरीने ग्रासले ज्ञानेश्वर म्हणतात ह्याला मायेची लहर नसून हा काही निराळ प्रकार असावेसे मला वाटते तो कोणता तर मायामोह महामोह हाच कोणी काळे त्याने अर्जुनास ग्रासले आणि हृदय कमलात कारुण्याची आहे अशी संधी साधून येऊन झेंडू फुटला असा कठीण प्रसंग पाहून ज्याच्या कृपादृष्टीने विष नाहीसे होते तो श्रीकृष्ण रूपी गारुडी त्याचे रक्षण करण्याकरता धावून आला तशा त्या व्याकुळ झालेल्या पंडू कुमाराजवळ असलेला श्रीकृष्ण आपल्या कृपादृष्टीने आता सहज त्याचे रक्षण करेल म्हणून मोह हाच पुणे सर्प व त्याने पारसाला ग्रासले आहे हा हेतू मना धरून मी येथे ही उत्प्रेक्षा केली ज्याप्रमाणे ढगाने सूर्य आच्छादित होतो त्याप्रमाणे अर्जुन ह्यावेळी भ्रांतीने आच्छादित झाला जसा उन्हाळ्यात डोंगराला वणवा लागतो तसा तो अर्जुन दुःखाने अगदी जर्जर होऊन गेला म्हणून वणवा लागलेल्या डोंगरावर जसे निळ्या पाण्याने भरलेले ढग कोसळून तो शांत करतात तसा आधीच नीलवर्ण व कृपामृत रूप जलाने भरलेला तो रूप गोपाळ वळला त्या कृष्ण रूप मेघाचे ठिकाणे दातांची प्रभा हीच वीज गंभीर भाषण हीच गर्जना असा तो श्री भगवान रूप उदार मेघ आता कशी वृष्टी करील व त्या वृष्टीने अर्जुन रूप पर्वत कसा शांत होईल आणि त्याला ज्ञानाचा कसा नवा अंकुर फुटेल ती कथा मनाच्या समाधानासाठी ऐका असे निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले श्लोकार्थ नवा संजय म्हणाला शत्रू स्थाप देणारा अर्जुन याप्रमाणे श्रीकृष्ण बोलून मी आता युद्ध करणार नाही असे गोविंदाला म्हणून स्तब्ध राहिला याप्रमाणे धृतराष्ट्रास सांगून संजय आणखी म्हणतो राजा पुन्हा तो अर्जुन शोकयुग्ध अंतःकरणाने बोलू लागला देवा ऐका आपण मला युद्ध करण्याविषयी कोणत्याही प्रकारे भीड घालू नका या ठिकाणी मी निशय युद्ध करणार नाही याप्रमाणे एकदम बोलून पुढे काही न बोलता तो स्तब्ध राहिला हे पाहून भगवंतास मोठे आश्चर्य वाटले श्लोकार्थाहवा राजा दोन्ही सैन्यामध्ये खेद पावलेल्या अर्जुनास श्रीकृष्ण हसल्यासारखे करून हे भाषण बोलले भगवंत आपल्या मनात विचार करतात या प्रसंगी अर्जुनाने हे काय आरमले आहे आणि याची समजूतही काही केल्या पटत नाही याला ना काय करावे ह्याचे कोणत्याही उपायाने समजूत पडेल काय केले असता याला धैर्य येईल पंचाक्षरी जसा भूत बाधा निवारणाचा विचार करतो अथवा रोग असाध्यहताच वैद्य जसा निदानीच्या अमृत दिव्य औषधीची तत्काळ योजना करतो त्याप्रमाणे त्या, त्या दोन्ही सैन्यामध्ये स्थित असलेले भगवान कृष्ण विचार करू लागले की ज्या कारणाने याला शोकमोह उत्पन्न झाले आहे ती भ्रांती हा कसा सोडून जाईल ते कारण मनात आणून मग त्याने रोषयुक्त भाषण करण्यास आरंभ केला ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त रूपाने स्नेह असतो किंवा कडू औषधाचे अंतरयामी अमृतासारखी गोडी असते ती जरी वरक्रांती दिसत नाही तरी परिणामी दृष्टोत्पत्तीस येते याप्रमाणे वर क्रांती क्रोधयुक्त परंतु अंतरयामी अति ममत्वाने भरलेला असा अर्जुनास श्रीकृष्णाने उपदेश करण्यास आरंभ केला लोकार्थ अकरावा श्रीकृष्ण म्हणाले ज्याचा शोक करणे योग्य नाही त्याचा तू शोक करतोस आणि मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगतोयस जे ज्ञानी आहेत ते मेलेल्या व जिवंत असलेल्या माणसाबद्दल शोक करत नाही मग अर्जुनास म्हणाले या ठिकाणी तू जे काय आरंभले आहेस ते आज नवलच दृष्टीस पडले तू आपल्याला तर मोठा ज्ञानी म्हणवतोस पण अज्ञान सोडित नाहीस बरे तुला एखादी गोष्ट शिकवावी म्हटले तर तू नाना प्रकारच्या नीतीच्या गोष्ट सांगतोस जन्मान झाला वेळ लागल्यावर तो सैरावेरा धावतो त्यापैकीच तुझे हे शाण पण तू आपल्या स्वतःस न जाणता कौरव शोक करतोस याबद्दल आम्हा वारंवार आश्चर्य वाटते तर अर्जुना तू सांग बरे की या विश्वाची अनाधी रचना ती खोटी असून या त्रैलोक्याच्या पालन करता तूच आहेस की काय ज्या जगतामध्ये कोणी एक ईश्वर असून त्याच्यापासून प्राणीमात्राची उत्पत्ती होते असे जे लोक म्हणतात ते खोटे आहे की काय आता मग असे झाले की जन्म मृत्यू तूच उत्पन्न केलेस आणि जर तू मनात आणलेस तरच ते नाश पावतील जरी भ्रम्हूलक अहंकाराने ग्रस्त होऊन या कौरवांचा घात करण्याचे तू मनात आणले नाहीस तरी हे चिरंजीव होतील का सांग बरे किंवा तूच काय तो एक मरणारा आणि ते हे सर्व मरणारे अशी भ्रांती चित्तात येऊ देशील या सर्व अनाधिसिद्ध गोष्टी आपोआप घडत आहेत त्याबद्दल तू व्यर्थशोक का व्यर्थशोक करतोयस मला सांग पाहू परंतु मूर्खपणामुळे तुला हे समजत नाही व ज्या गोष्टीचे चिंतन करू नये त्या गोष्टीचे चिंतन करून उलट आणखी आम्हाला शहाणपणाच्या गोष्टी सांगतोय जे विचारवंत आहेत ते जन्म आणि मृत्यू ही भ्रांती आहे असे म्हणून दोघंदाही शोक करीत नाही श्लोकार्थ बवा मी पूर्वी कधी नव्हतो किंवा तूही कधी नव्हतास किंवा हे राजे नव्हते किंवा आपण या सर्व ह्या पुढे कधीही असणार नाही असे नाही अर्जुना आणखी सांगतो ऐक तुम्ही आम्ही व हे राज सर्व राजे या ठिकाणी जमले आहेत ते असेच राहतील किंवा लयाला जातील ही भ्रांती सोडून दिली म्हणजे या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत उत्पत्ती किंवा नाश जे दिसतात ते मायेच्या योगाने एरवी खरोखर आत्मा अविनाशीच आहे पाणी हलून त्याच वर बुडबुडे दृष्टीस पडतात तेव्हा त्या ठिकाणी पाण्याशिवाय काय उत्पन्न झाले म्हणावे वाऱ्याचे वाहने नाही असता था। त्या ठिकाणी पाण्याशिवाय काय लयास गेले याचा विचार कर श्लोकार देही आत्मा ह्याचा जो हा देह हो। त्यामध्ये बाल तरुण आणि वृद्ध या तीन अवस्था जशा एका देहाच्या ठिकाणी येतात व जातात परंतु त्या अवस्था देह हो जात येत नाही तशी आत्म्याला दुसऱ्या देहाचे प्राप्ती होते असे समजून ज्ञानी त्या देहांतर प्राप्तीबद्दल मोहात पडत नाहीत आणखी असे पहा की शरीर तर एकच असते पण वयपरत्वे त्यात देखील भेद दृष्टी स्पर्धतात हे प्रत्यक्षच प्रमाणे त्या शरीरावर बालपण आपण पाहतो पुढे तेच बालपण तारुण्यात नाहीसे होते परंतु त्या प्रत्येकाबरोबर शरीर नाहीसेवत नाही त्याचप्रमाणे चैतन्याचे ठिकाणी शरीराची रूपांतरे होतात हे जाणणाऱ्या होत श्लोकार अर्जुना मात्रा म्हणजे इंद्रिय त्यांचे स्पर्श म्हणजे विषय यांच्याशी होणारे संबंध शीत उष्ण सुख व दुःख देणारे ते विषय संबंध उत्पत्तीनाश नाशरूप आहेत म्हणून अनित्य आहेत तर हे भारता ते मिथ्या समजून सहन कर इंद्रियां मनुष्य समझते नहीं इंद्रिया मनुष्य के अंतकरण विषयाक ओढ़ले है भ्रम होता इंद्रिया विषय सेवन के सुखदुखे उत्पन्न होता व मग ती सुख दुखे अपने संबंधा ने मनुष्या से मन भ्रम ज्यादा शब्दाधिक विषया एक स्थिति कभी तेजे सुख कि दुख दो उतार आता शब्द शब्दविषयाची व्याप्ती पहा की कानाने निंदा ऐकली तर द्वेष उत्पन्न होतो आणि त्याच शब्दाने स्तुती केली ऐकले तर समाधान उत्पन्न होते आता मऊपणा व कठीणपणा हे स्पर्श या विषयाचे दोन भेद आहेत परंतु ते त्वचेच्या ठिकाणी भासल्यावर सुख व दुःख उत्पन्न होते तसेच भेसूर आणि सुरेख अशी दोन लक्षणे रूप विषयाचे आहेत पण ते डोळ्यांनी पाहिल्यावर दुःख आणि सुख उत्पन्न होते त्याचप्रमाणे गंध विषयाचे सुगंध आणि दुर्गंध हे दोन भेद आहेत हे घाणे संतोष व असंतोष उत्पन्न करतात तद्वतच रसाच्या दोन स्वरूपा प्रीती आणि त्रास ही उत्पन्न होतात म्हणून विषय संघ हाच मुख्य स्वरूपापासून भ्रष्ट करणार आहे असे पहा की जे इंद्रियाधीन होतात त्यांना शीतोष्णांची बाधा होऊन ते आपोआपच सुख अधीन होतात इंद्रियां सत धर्म अषयशिवा जगत में रम्य अ दुसरे का विषय मटले मे तो मृगजल कि स्वप्न दिशे हत्ती जसे केवल भाषण ताप्रमा अनित्य है पहान पार्था हतकिंचित संगति न धरता तू त्याग कर श्लोकार्थ पंद्रवा हे पुरुष श्रेष्ठा ज्यादा सुख दुख समान है जो धैर्युक्त है अशा पुरुषाला दो दोन प्राप्त हो गर्भवास की संगति घड़े जन्म प्राप्त हो अर्जुना जो यशा सापड़ तो अविनाशी है समझ श्लोकार्थ सोळावा जे असत म्हणजे मिथ्या ते खरेपणास कधी यावयाचे नाही आणि ते खरे आहे त्याचा नाश कधी व्हायचे नाही हा सत आणि असत यांचा परिणाम तत्ववेत्याने जाणलेला आहे आता अर्जुना तुला आणखी एक गोष्ट सांगतो ती विचारवंत लोक ओळखतात या जगामध्ये सर्व व्यापक असे जे गूढ चैतन्य आहे त्याचा तत्वज्ञ लोक सदैव स्वीकार करतात दूध आणि पाणी एकत्र मिळवले असता ज्याप्रमाणे राजवंस्पक्ष वेगळे करतात अथवा चतुर् लोक डागलग सोने अग्नीत घालून ताव दिल्यावर शुद्ध करतात किंवा चातुर्याने दही घुसळल्यानंतर शेवटी जसे लोणी निघालेले दृष्टीच पडते अथवा कोंडा आणि धान्य ही एकत्र असून वाऱ्यावर धरून उप उफळल्यावर ज्याप्रमाणे धान्य खाली राहून फोल उडून जाते त्याप्रमाणे विचारांती प्रपंच सहजच नाही सावतो आणि मग ज्ञानी ज्ञानीपुरुषांना विचार करण्याला फक्त तत्व अर्थात ब्रह्म चुरते म्हणून त्यांची असता ते आस्तिक्य आस्तिक्यबुद्ध नसते कारण सत आणि असत या दोघांचाही परिणाम त्यास माहीत असतो श्लोकार्थ सतरावा ज्या चैतन्याने जगत व्यापले आहे ते नाश पावणारे नव्हे असे समज असे नाशरहित चैतन्य नाश करना को समर्थ नहीं अटैं का विचार जर केला, तर सहजच भ्रांती ही निस्सार है और सारे स्वभाव अवि अविनाशी है ध्यान ज्यादापुन त्रैलोक्य है ना रंग रूप ही कहीं चिन्ह नहीं तो सदैव सर्व व्यापक जन्म मरणा है नाश करो मटा तो कभी सुधा हो श्लोकार् अठरावा नित्य अविनाशी आणि ज्यांचे मान करता येत नाही अशा आत्म्याचे जे देह दे हो, ते नाशवंत आहेत असे ज्ञानी म्हणतात म्हणून हे भारता तू युद्ध कर आणि अर्जुना शरीर मात्र स्वभावताच नाशवंत आहे करता तू युद्ध कर श्लोकार्थ एकोणीसावा आत्मा मारणार आहे व आत्मा मरणार आहे असे जे समजतात ते दोघेही अज्ञानी कारण हा कोणाकडून मारला जात नाही व कोणास मारितही नाही तू देहाचा अभिमान धरून शरीरावर दृष्टी ठेवून मी मारणारा आणि गौरव मरणार असे म्हणत आहेस पण अर्जुना त्यातील तत्वार्थ तुला कळत नाही जर यथार्थ पुसशील तर तू मारणारा नव्हेच पते ते ही नव्हे श्लोकार्स 21 हा आत्मा कधीही उत्पन्न होत नाही व कधीही मरत नाही हा मागे जन्म पावला असून पुन्हा मृत्यू पावणार असेही नाही कारण हा जन्मरहित नित्य शाश्वत व आणि शरीराचा वध झाला तरी ह्याचा वध होत नाही आत्मा अविनाशी नित्य जन्मविरहित व विकार न पावणार आहे असे जो आणतो तो, तो पुरुष आत्म्याला कसा कोणाकडून मारविल आणि मारविल तर मारणाराही नाही आणि मारविणाराही नाही याप्रमाणे स्वप्नातील विषय स्वप्नातच भासतात परंतु जागृत झाल्यावर पाहावे तो खरोखर काही एक नसते क्या ही मयान हिजा भ्रमान तू व्यर्थ पड़ा है अरे मनुष्या सावलीव शस्त्र प्रहार केसा तो तो अंगत नहीं कि भरले भांडे प पा, पाले के लिए सूर्यबिंब नहीं से परुता खर सूर का परिणाम होते नहीं अथवा आकाशे बढ़ले घर घ आकृति से दसते पे घर मोड़ ज्याप्रमाते मूल स्वरूप रहते त्याप्रमाणे शरीर नाश पावले तरी आत्म्याचा नाश होत नाही म्हणून बाबा रे तू नसतीच भ्रांती घेऊन बसू नको श्लोकार्थ बावीसावा जसा पुरुष जुनी वस्त्रे टाकून नवी घेतो तसा आत्मा जुनी शरीरे टाकून नवी धारण करतो मनुष्य ज्याप्रमाणे जुने झालेले वस्त्र टाकून नवे धारण करतो त्याप्रमाणे हा चैतन्यनाथ आत्मा एक देह टाकून दुसऱ्याचा स्वीकार करतो श्लोकार चोवीसावा हा <coughs> हा आत्म्याला शस्त्रे तोडीत नाही याला अग्नी जाळीत नाही ह्याला पाणी भिजवत नाही याला वारा सुक नाही हा आत्मा छिन्न होण्याजोगा नाही हा जाळता येण्यासारखा नाही भिजवता येण्यासारखा नाही सुकवता येण्याजोगा नाही तर नाश न पावणारा सर्व व्यापी स्थिर व अचल आणि त्रिकाल राहणारा असाय हा आत्मा जन्म मरण रहित असून नित्य शाश्वत है व तो उपाधि शुद्ध है संभव नहीं हा नित्य स्थिर व शाश्वत पूर्ण भर ले श्लोकार पंचविशा हा हा आत्म्या आकार नहीं चित्ताने त्याचे चिंतन करता येत नाही हा विकाररहित आहे असे म्हणतात ह्या सव आत्मा अशा प्रकारचा आहे असे समजावर तुला शोक करणे योग्य नाही या हा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसणारा नव्हे ध्यानानंतर त्याच्या भेटीची उत्कंठा लागलेली असते अर्जुना हा मानस नेहमी दुर्लभ साधनाने प्राप्त न होणारा अनंत व जीवमात्रा श्रेष्ठ आहे हाथ गुणत्र वेगा अनादी विकार आकार सवि <coughs> आता आत्मा नित्य उत्पन्न हो तो व नित्य नाश पावतरी तुझे मत अर्जुना तुला असा शोक करोग्य नहीं अथवा अर्जुना असे न जाणता हा नाशवंतच आहे असे जरी तू मानलेस तरी देखील तुला शोक करण्याचे कारण नाही कारण गंगेच्या पाण्याचा ओघ ज्याप्रमाणे अखंड आहे त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि लय ही नित्य आहे ते गंगेचे पाणी उत्पन्न होत असते व मध्ये प्रवाहात वाहत असून शेवटी समुद्रास मिळते त्या आत्म्याला या तीनही अवस्था नेहमी सारख्याच असत प्राणी मात्राश्या तीनही अवस्था कोणत्याही वेळी सोडित नाहीत असे जाण म्हणून तुला या सगळ्याबद्दल शोक करण्याचे कारण नाही या सर्वांचा स्वभावताच अनादि सृष्टिक्रम चालत आलेला आहे हे तुझ्या मनात येत नसले तरी ये प्राणी मात्र जन्म मरणाच्या अधीन आहे तर हे जन्म मरण न टळणारे आहे असे समजून तुला शोक करण्याचे कारण नाही श्लोकार्थ सत्तावीसावर जो उत्पन्न झाला तो निश्चय करून मरण पावतो व जो मरतो तो निश्चय करून पुन्हा जन्म पावतो ही गोष्ट टाळता येण्यासारखी नाही म्हणून हिजबद्दल शोक करणे तुला योग्य नाही जन्मास आले ते नाश पावणार व नाश पावलेले पुन्हा जन्मास येणार हे राहट गाडगेसारखे चालू आहे अथवा सूर्याचे उदयास्त ज्याप्रमाणे आपोआप निरंतर होत असतात चुकत नाहीत त्याप्रमाणे ह्या जगात जन्ममरण अनिवार्य आहे महाप्रलयकाली या त्रैलोक्याचाही संहार होतो तथापि आधी व अंत ह्या काही परिहार होत नाही अशी जर तुझी समजूत असली तरी अर्जुना खेत का करतोस आणि समजून वेडात का शिरतोस पार्था कोणत्याही बाजूने पाहिले तरी ह्या ठिकाणी तुला दुःख करण्याचे कारण श्लोकार्थ अठ्ठावीसावा हे भारता ही सर्व भूते अव्यक्त म्हणजे अस्पष्ट स्थितीत असतात नंतर मध्ये व्यक्त भावाला येतात व शेवटी अव्यक्तात जातात तेव्हा त्यांच्याबद्दल शोक कसला करायचा जे हे सर्व प्राणी उत्पत्तीपूर्वी निराकार असून जन्म धारण केल्यावर आकाराला आले तेथे लय पावतात तेथेही ते निशय दुसऱ्या स्थितीत जात नाहीत तर आपल्या पूर्वस्थितीलाच प्राप्त होतात निजलेल्या मनुष्याला ज्याप्रमाणे स्वप्न दिसते त्याप्रमाणे जन्म वृ मृत्यू या दोन अवस्थांमध्ये दिसणारे आकार मायेच्या योगाने ब्रह्मस्वरूपाकार भासतात किंवा उदकाला वाऱ्याने स्पर्श केल्यावर त्याच्यावर लाटा येतात किंवा आपल्या मनाप्रमाणे दागिना तयार केल्यावर अज्ञानाला ज्याप्रमाणे सुवर्णावर दागिन्याचाच भास होतो त्याप्रमाणे सर्व प्राणी मायेने उत्पन्न झालेले आहेत असे समज ज्याप्रमाणे आकाशात ढग उत्पन्न होतात त्याप्रमाणे जे मुळातच नाही त्याचबद्दल तुकारतोस तर अक्षय असे जे ब्रह्म त्याच्याकडे लक्ष दे साधूना त्या ब्रह्माची आवड उत्पन्न झाल्यावर त्यांना विषय सोडून जातात आणि त्या करता ते वनवासी किंवा वैराग्य संपन्न होतात आणि त्यावर दृष्टी ठेवून ब्रह्मचर्यादी व्रते व तत्त्वे आचरतात श्लोकार्थ एकोणतीसावा कोणी आत्मस्वरूपाला आश्चर्य म्हणून पाहतो कोणी आश्चर्य म्हणून वर्णन करतो कोणी आश्चर्य म्हणून ऐकतो आणि कोणी त्याचे गुणानुवाद ऐकूनही त्याला जाणत नाही त्या शुद्ध ब्रह्माकडे एकाग्र अंतकरणाने पाहता पाहता कित्येक निश्चल होऊन सर्वांत होऊन स्वरूपाकूनच शहामानापासून निवृत्त होतात आणि कोणी अनुभवाने तद्रुप होतात ज्याप्रमाणे नद्यांचे प्रवाह समुद्रास मिळतात परंतु समुद्रात न समावे होऊन माघारे परतत नाहीत त्याप्रमाणे या योग्यांच्या बुद्धी ब्रह्मसाक्षातकाराबरोबर तज्रुप होऊन जातात परंतु त्याचा विचार करूनही कोणी पुनर्जन्म पावत नाही श्लोकार्थिसावा अर्जुना सर्व देहात देही जो आत्मा तो कधीही वध पावत नाही म्हणून सर्व भूतांच्याबद्दल शोक करणे तुला योग्य नाही अर्जुना सर्वत्र सर्वान्त में व्यापले व घात करू गए हो एक चैतन्यूनते जगदरूप है लक्षा हूं स्वभावत जर सर्व गोष्च घड़ाम होते तो मग तू संगल शोक का कहरा पार्था है एरवी तरी तुझा मनास का यू नए हे माला समझत नहीं परंतु एकंदरीत हा शोक कर